वाल्मिकाकांड सर्ग एकोणीसावा तो वानरांचा महाराजा बाणाने पीडित होऊन पडला असता अर्थपूर्ण वचनाने त्याला प्रत्युत्तर दिले तरी तो त्यावर काही उत्तर देऊ शकला नाही दगडाने त्याचे अंग ठेचून काढलेले होते झाडाने त्याला खूप बाणाने पुरता पाडा होऊन तो अखेर झाला होता रामाने सोडलेल्या बाणाने युद्धात वानश्रेष्ठ वाली मारला गेला हे त्याची भार्या तारा हिच्या कानी गेले पतीच्या वधाची ती महाभयंकर अप्रिय वार्ता ती दुःखी त्या पर्वताच्या गुहेतून आपल्या मुलासह वेगाने बाहेर पडली अंगदाच्या भोवती असणारे जे बलिष्ठ वानर होते ते, ते हाती धनुष्य घेतलेल्या रामाला पाहून भिवून पळाले कळपाचे म्हके मारले गेल्यानंतर कळपापासून तुटलेले हरिण जसे पळतात तसे ते वानर धूम पळस सुटले हे तिने पाहिले त्यांच्याकडे जाऊन त्या दुःखीत आणि जणू बाण मागे लागले असल्याप्रमाणे रामाला भ्यालेल्या सर्वांना दुखी सती म्हणाली वानर हो ज्या राजसिंहाच्या तुम्ही चालत होता त्याला टाकून अतिशय भयभीत होऊन दुर्भाग्यानं पळून का चालला आहात राज्य मिळवण्याच्या हेतुने, क्रूर भावाने जर रामाकर्वी दूरून दूरवर जाऊन लागणाऱ्या बाणांचे पखरण करून या भावाला खाली पडले असेल तर पळदा कशाला वानर पत्नीचे हे उद्गार ऐकून इच्छारूप घेणारे वानर एकमुखाने कालाला उचित असे तिला बोलले तुझा पुत्र जिवंत आहे तोवर परत पेर अंगद पुत्राला वाचव राम रूपाने हा काळ आहे तो वालीला मारून घेऊन जात वालीने फेकून मारलेल्या वृक्षांना मोठमोठ्या शिलाना वज्रासारख्या बाणांनी तोडून फोडून वालीचा जणू वज्राने निपात केला गेले हा वानर सारखे खचून दिलेले हे सारे वानर सैन्य पळसुटले तू शुराणपूर्वी नगरीचे रक्षण कर अंगदाला अभिषेक पुत्र गादीवर बसला की वानर त्याची भक्ती करतील किंवा हे सुंदरी इथेच राहणे जर तुला पसंत असेल तर आताच लगोलगत वानर इथल्या दुर्गम स्थानांचा ताबा घेतील इथे बायका नसलेले आणि बायकांसह असलेले वनचारी वानर आहेत आम्हाला लालची आणि फित, फितवले गेलेल्यांकडून फार मोठा धोका आहे काही थोडेच अंतर चालून गेलेल्यांचे हे बोलणे ऐकून ती वालीची सुंदर अर्धांगी स्वतःला शोभेल अशा शब्दात म्हणाली माझा वानर सिंह महाभाग पतिमरण पावल्यावर मला पुत्र घेऊन किंवा राज्य घेऊन तरी काय करायचे रामाने योजलेल्या बाणाने जो मारला गेलाय त्या महात्म्याच्या शरणापाशीच मी जाणार असे म्हणून रडत रडत शोकाने बावरी होऊन दुखाने आपले डोक्याने ऊर हाताने बडवीत ती पळत सुटली तेथे जाताच तिला आपला पती जो रणारा पाठ न दाखवणाऱ्या मोठमोठ्या दानवांना मारणारा मोठमोठे पर्वत फेकणारा जो म्हणून वज्र फेकणाऱ्या इंद्रासारखा झंझावात शिरलेल्या महामेघासारखा गडगडाट करणारा पराक्रमात इंद्राच्या तोडीचा असणारा तो भूमीवर निपात होऊन पडलेला तिला दिसला तो वृष्टी करून परतलेल्या घनासारखा गर्जना करणारा गर्जना करणारा तेही भयंकर आणि शूर असणारा शिवरानं हिरणात पाडलेला तिला दिसला जणू सिंहाने आपल्या करता महान हरिणाला मारावे तसा तो सर्व लोकांनी मान दिलेला जेथे जखमी होऊन पडला होता जणू नागाना शोधण्याकरता गरुडाने वरच्या पताकेपासून खालच्या वेधीपर्यंत एखादा स्मारकस्तंभ उन्मळून पाडावा तसा तो तिला दिसला तेथेच तिला प्रचंड धनुष्यावर टेकून उभासलेला राम त्याचा धाकटाभू आणि आपल्या भरत्याचा धाकटाभू असे दिसले त्यान ओलांडून रणात पडलेल्या भरत्याच्या जवळ जाऊन त्याला पाहताच व्यथित होऊन येऊन ती भूमीवर पडली झोपेतून पुन्हा जागी झाल्याप्रमाणे उठून आरे पुत्रा असे म्हणून मृत्यूच्या गुंडाळलेल्या आपल्या पतीला पाहून ती रडू लागली आक्रोश करणाऱ्या मृगीप्रमाणे आक्रोश करताना तिला पाहून आणि अंगदाला आलेल्या पाहून सुग्रीवाला पराकाष्ठेचा विषाद उत्पन्न झाला किश्किंधा खंडाचा एकोणीसावा सर्ग समाप्त